वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पस्तीसावा वानरश्रेष्ठाच्या तंडून रामाविषयी ते, ते उद्गार ऐकून वैद्यही मधुरवाणीने सामोपचाराच्या शब्दात म्हणाली तुझा रामाशी संबंध कुठे आला लक्ष्मणाला तू कसा जाणतोस वानरांशी आणि नराशी तुझी भेट कशी झाली वानरा रामाच्या आणि लक्ष्मणाच्या काही खाणाखुणा असतील त्या मला शोकाने ग्रासू म्हणून तू आणखी मला सांग त्याची आंगलट कशी रूप कसे मांड्या कशा लक्ष्मणाचे बाहू कसे मला सांग वैदेही असे म्हणाले तेव्हा वायुपुत्र हा नाणे रामाचे रूप जसे होते तसे सांगायला सुरुवात केली वैदही तू जाणत असूनसुद्धा मला पुन्हा विचारित आहेस ठीक आहे कमलाच्या पाकळीसारखे नेत्र असणारे वैदेही तुझ्या पतीचे आणि लक्ष्मणाची आंगलट रामाच्या आणि लक्ष्मणाच्या खाणाखुणा ज्या पाहिल्या त्या हे विशालाक्षी मी सांगतो राम हा कमळाच्या पाकळीसारखा डोळ्यांचा आहे पूर्ण चंद्रासारखे मुख है करने तो रूप दाक्षिण्य घेवन जन्मला इंद्रास जीवलोका स्वजन से पालन करना स्वतः शीला से तसे धर्मा से रक्षण करना तो परत है भिनी चातुर्वर्णा रक्षण करना लोक समाजाच्या मर्यादा सांभाळणारा मर्यादांचा कर्ता आणि करविजाने तळपणारा पराकाष्ठाने पूजला जाणारा ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थिर सज्जनावर उपकार करणे जाणणारा कर्मांचा आचार जाणणारा राजनीतीचे पूर्ण शिक्षण घेतलेला ब्राह्मणांचा उपासक ज्ञानवान शीलसंपन्न नम्र शत्रूंना ताप देणारा श यजुर्वेदाचे शिक्षण घेतलेला वेद वेत्यांकडून अत्यंत आदर केला जाणारा धनुर्वेद वेद वेदांगे यात प्रवीण रुंद खांदे मोठे दंड शंखासारखे मान शुभ वदनं गळ्याची हाडी न दिसणारा सुरेख लालसर डोळ्यांचा असा तो राम म्हणून जनात प्रसिद्ध आहे त्याने केलेला घोष दुंदुबीच्या स्वरासारखा भासतो त्याचा वर्ण तुकतुकीत आहे तो प्रतापी आहे तो प्रमाणबद्ध रेखलेल्या अवयवांचा श्यामवर्णीय तीन बाबतीत तो पक्का आहे त्याचे तीन अवयव लांब आहेत तीस तीन समसमान आहेत तीन ठिकाणी त्याचे अवयव उंजावलेले आहेत तीन अवयव लाल आहेत तीन अवयव तुळतुळीत आहेत तीन बाबतीत तो नित्य गंभीर आहे त्याला तीन वळ्या आहेत तीन ठिकाणे खोलगट आहेत चार आखुडा आखूड आहेत डोक्यावर तीन भोवरे आहेत हाताच्या अंगठ्याखाली चार रेषा आहेत चार किशकू चा, चार त्याची उंची आहे त्याचे चार अवयव असमान आहेत शरीराचे जोड्याजोड्यांचे असलेले त्याचे 14 अवयव समान आहेत त्याला चार दाढ आहेत चारांशी तुल्य त्याची गती आहे त्याचे ओठ हनुवटी नाक प्रशस्त आहे त्याच्या पाच पाच गोष्टी स्नेहयुक्त आहेत आठ अवयव वेळूसारखे दीर्घ आहेत त्याचे दहा अवयव कमळासारखे आहेत दहा रुंद आहेत तिन्हीने तो पूर्ण आहे त्याची दोन्हीकडील कुळे शुद्ध आहेत त्याचे सहा अवयव उन्नत आहेत नव बारीक आहेत तिहीनी तो राघव आपला काळ भरून काढतो तो श्रीमान सत्यधर्मात तसाच लोकसंग्रह आणि लोकांवर अनुग्रह करण्यात गोडी मारणार आहे देश आणि विभाग यांचे ज्ञान आहे यांचे ज्ञान तला आहे सर्व लोकांशी गोड बोलणारा तो आहे त्याचा भाऊ सौमित्री हा दुसऱ्या मातेचा मुलगा आहे तोही अद्वितीय प्रभेचा आणि प्रेमाने रूपाने आणि गुणाने त्याच्यासारखाच आहे तो, तो कांतीयुक्त कुमार सुवर्णवर्णाचा तर महायशवंतराम सावळ्या वर्णाचा आहे ते दोघे नरवीर तुझ्या भेटीची इच्छा धरून आहेत आमच्याबरोबर राहून ते दोघे सारे पृथ्वी धुंडाळून काढत आहेत तुला शोधिते उभयता पृथ्वीभर हिंडत आहेत थोरल्या भावाने राज्यातून घालवून दिलेल्या वानरराजा सुग्रीवाला त्या दोघांनी ऋषमुख पर्वताच्या खूप वृक्षांची दाटी असलेल्या पायथ्याशी पाहिले तो प्रियदर्शन भावाच्या भयाने दुःखी झालेला होता आणि आम्ही सत्यवचनी वानरराज सुग्रीवाची वडील भावाने राज्यातून हाकालपट्टी केल्यानंतरही सेवा करीत होतो त्यावेळी ते वल्करी नेसलेले उत्कृष्ट ध अं धनुष्य हाती घेतलेले तेथे आले त्या दोघांघरांना हाती धनुष्य घेतलेले पाहून तो वानरश्रेष्ठ भयाने पछाडून त्या पर्वताच्या शिखरावर उघडून गेला त्या शिखरावर तो वानर राजा जाऊन बसला आणि त्याने मलाच लगेच त्या दोघांकडे पाठवले सुग्रीवाच्या सांगण्यावरून त्या दोघा श्रेष्ठ रूप लक्षणाने संपन्न असलेल्या पुरुष व्याखरांकडे मी हात जोडून गेलो त्या दोघांना मी थोडक्यात सर्व ज्ञान करून दिल्यावर त्यांचा स्नेह उत्पन्न झाला मी त्या दोघांपुरुषी श्रेष्ठांना पाठीवर बसून सुग्रीव होता त्या स्थानी नेले आणि महात्म्या सुग्रीवाला थोडक्यात सर्व निवेदन केले त्या दोघांच्या एकमेकांशी बोलण्यातून त्यांच्यात एकमेकांविषयी मोठा स्नेह उत्पन्न झाला तेथे ते दोघा कीर्तीसंपन्न वानरराज आणि मानवराजांनी एकमेकांना आपल्या पूर्वीच्या हकीकती सांगून विश्वासात घेतले मग रामाने सुग्रीवाचे सांत्वन केले स्त्रीच्या निमित्ताने भ्रात्या वालीने त्याला मोठ्या बळाने हाकलले होते मग शुभकर्मी रामाला तुझ्या नसण्यामुळे कसा शोक आहे ते लक्ष्मणाने वानरराज सुग्रीवाला सांगितले लक्ष्मणाने सांगितलेली हकीकत ऐकून वानरेंद्र सुग्रीव ग्रहाने ग्रस्त झालेल्या सूर्यासारखा निष्प्रभ झाला हो त्यावेळी तुला राक्षस ओढून नेत असताना तुझ्या गातराना शोभा आणणारी जी अनेक भूषणे तू पृथ्वीवर टाकली होतीस ती सारी वानर सेनापतीने आणून मोठ्या हर्षाने रामाला दाखवली पण तुझा ठाव ठेकाणा मात्र आम्हाला माहीत नव्हता मी ती मीच उतरलेली भूषणे रामाकडे दिली ती किणकिण आवाज करीत त्याच्या मांडीवर पसरली ती पाहून तो बेभान झाला देवासारखे तेज असणाऱ्या त्या प्रभूने त्यावेळी फार शोक केला त्यावेळी दाशर रामाचा शोकागने भडकून उठला दुःखाने व्याकुल होऊन तो महात्मा बराच काळ पडून राहिला मग मी त्यांना नाना प्रकारे बोलून त्या व्यथेतून पुन्हा उठवले ती बहुमोल भूषणे तो वरचेवर पाहत होता आणि दाखवित होता मग त्याने ती लक्ष्मणाच्या संमतीने सुग्रीवापाशी ठेवली अरे तो राम तुझे दर्शन न झाल्याने अग्निने जसा ज्वालामुखी पर्वत नित्य झुमसत राहतो तसा तो एक एकसारखा जळत आहे तुझ्यामुळे त्याला झोप नाही अग्नी जसे अग्निशाळेला तप तप्त करतात तसे शोक आणि चिंता महात्म्या रामाला तापवित आहेत मोठ्या धरणेकंपाने मोठे मोठे पर्वत जसे हालावेत तसा तुझे दर्शन नसल्याच्या शोकाने राम हालून गेला राजकरणे सुरम्य वने नद्या ओढे यांच्यामधून फिरताना तू न दिसल्यामुळे त्याला त्यात मुळीच गोडी वाटत नाही तो नरव्याखरे राम रावणाचा आपतस्वकीयासह वज करून लवकरच तुला प्राप्त करेल राम आणि सुग्रीव या दोघांनी त्यावेळी वालीला मारण्याचा आणि तुझा शोध करण्याचा करार केला मग ते दोन कुमार वीरांच्या सहाय्याने त्या वानरराजाने किशकिंधेला जाऊन युद्धात वालीला मारले रामाने बळाने वालीला रणात मारून सर्व वृक्ष आणि वानर यांच्या संघाचा सुग्रीवाला प्रमुख केले देवी अशा रीतीने रामाचे आणि सुग्रीवाचे ऐक्य झाले मी त्यांचं दूत हनुमंत तुझ्याकडे आलो आहे हे लक्षात घे सुग्रीवाला स्वतःचे राज्य प्राप्त झाल्यानंतर त्याने आपले मोठे मोठे वानर बोलावून आणले आणि तुझ्याकरता दशदेशांना त्या महाबलवंतांना त्याने पाठवले महा तेजस्वी वानरेंद्र सुग्रीवाने आज्ञा केल्यावरून महान पर्वतासारखे ते पृथ्वीवर सगळीकडे निघाले सुग्रीवाची आज्ञा पाळण्याविषयी तत्पर होऊ ते म्हणजे आम्ही आणि इतर वानर शोधत साऱ्या पृथ्वीभर फिरत राहिलो अंगद नावाचा वालीचा सुलक्ष्मी महाबलवान पुत्र आहे तो वानर एक तृतीयांश सेना बरोबर घेऊन निघाला असे आम्ही निघालो पर्वतश्रेष्ठ विंध्यात आम्ही हरवलो आणि शोकाने व्याकुळ होऊन आमचे कितीतरी दिवस गेले कार्याविषयी आम्ही निराश झालो आणि ठरलेला आमचा काळही निघून गेला त्यामुळे वानरराजाच्या भयाने आम्ही प्राण टाकायला सिद्ध झालो आम्ही पर्वतावरची दुर्गम ठिकाणे नदी प्रवाह सगळे शोधून देवीचा ठाव ठिकाणा न लागल्यामुळे प्राण देण्याला सज्ज झालो मग त्या पर्वताच्या माथ्यावर आम्ही प्रायोपवेषण करू लागलो आम्हा सर्व वानश्रेष्ठांना प्रायोगपेशन करताना पाहून अंगज शोकसागरात बुडून गेला वैदेही तुझे नष्ट होणे वालीचा आलीचा वस आमचे प्रायोगपेशन जटायूचे मरण याने तो फार व्यथित झाला आमच्या स्वामीचा आदेश पूर्ण करण्याच्या बाबतीत आम्ही निराश झालो होतो मरणाला सिद्ध झालं होतो तेवढ्यात आमचा कार्य हेतू साधण्याकरता जणू एक महान वीर्यवान पक्षी गृद्र राज जटायूचा सखाभाऊ संपाती नावाचा गृह्रराज तेथे भावाचा वध झाल्याचं ऐकून रागाने तो म्हणाला माझा धाकटा भाऊ कोणी मारला कुठे मारला हे तुमच्याकडून ऐकण्याची वानश्रेष्ठ हो माझी इच्छा आहे अंगदाने त्याला जनस्थानात त्याचा तुझ्या निमित्याने भयंकर स्वरूपाच्या राक्षसाकडून कसा वध झाला ते जसेच्या तसे सांगितले जटायूचा वध ऐकून तो अरुणाचा पुत्र दुःखी झाला सुंदरी त्या रावणाच्या घरात राहत आहेस असे त्याने सांगितले संपातीचे ते आनंद उपजवणारे बोलणे ऐकून अंगजादी आम्ही सगळे तिथून निघालो आणि विंध्यातून उठून सागराच्या उत्तम किनाऱ्यावर आलो तुझ्या दर्शनाविषयीचा उत्साह उत्पन्न होऊन आम्ही वानर आनंदित आणि बलसंपन्न झालो अंगजादी सगळे आम्ही समुद्राच्या वेळेपर्यंत जाऊन पोचलो तुझ्या दर्शनासाठी अत्यंत उत्सुक असताना तेथे पुन्हा मोठी चिंता उत्पन्न झाली मग सागराला बघून खचलेल्या वानर तीव्र भय दूर करून शंभर योजना उडालो आणि राक्षसाने भरलेले या लंकेत मी रात्री प्रवेश केला मी रावणाला पाहिले तुलाही शोकाने पीडित झालेली पाहिले अनिंदिते हे जसे घडले तसे सर्व तुला मी सांगितले देवी मी दाशर्थी रामाचा दूत आहे माझ्याशी तू बोल रामा करता हा सर्व प्रयत्न करून तुझ्यासाठी मी येथे आलो आहे मी देवी सुग्रीवाचा सचिव आणि वायूचा पुत्र आहे सर्व शस्त्रधाऱ्यात श्रेष्ठ असा तुझा काकूचे राम कुशल आहे शुभ लक्ष्मी लक्ष्मण वडील भावाच्या मनासारखे करण्यात गुंतलेले आहे देवी तुझे वीरवान भरत्याचे हित करण्यात तो रथ आहे मी एकटाच येथे सुग्रीवाचणीने आलो आहे दुसरा कोणी बरोबर न घेता इच्छारूप घेऊन फिरत मी तुझा शोध घेण्याच्या इच्छेने दक्षिण दिशा आक्रमली आता मी तुझा नाश चला असे समजून शोक करणाऱ्या वानस सैन्याचा मनस्ताप तू सापड मनस्ताप तू सापडलीस हे सांगून दूर करीन ही किती आनंदाची गोष्ट आहे माझे हे सागराचे उल्लंघन फुगड केले नाही ही केवढी आनंदाची गोष्ट आहे देवी तुझे दर्शन घेतल्याचे यश मला लाभेल आणि महावीरेशाली राम राक्षसराजा रावणाला त्याच्या पुत्र बांधवासह ठार करून लवकरच तुला प्राप्त करेल वैदेही माल्यवान नावाचा पर्वतात उत्तमसा पर्वत आहे तेथून देवर्षींनी आज्ञा केल्यावरून माझा पिता महान केसरी वानर गोकर्ण पर्वताकडे गेला आणि सागराच्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी शंभर शंबस, शंभर साधनाला त्याने मारले त्या वानराच्या क्षेत्रात शे, मैथिले वायूने मला जन्माला घातले स्वतःच्या कार्याने मी हनुमान म्हणून लोकात विख्यात झालो वैदेही तुला विश्वास वाटावा म्हणून मी तुझ्या भरत्याचे गुण सांगितले लवकरच देवी राम तुला खात्रीने येथून शोकाने व्याकुळ झालेल्या सीतेला वास्तव आणि खुणाने पटणाऱ्या साधनाने विश्वास पटवल्यावर तिने तो दूत आहे हे मानले जानकीला पराकाष्ठीचा हर्ष होऊन तिच्या बागदार पापण्या असलेल्या नेत्रातून आनंदाश्रोगळू लागले लाल आणि शुभ्र डोळे असलेले तिचे मुख राहूच्या पकडीतून मुक्त झालेल्या चंद्रासारखे सुंदर शोभू लागले उघड अस्थिने हनुमंताला हा आहे दुसरा कोणी नाही असे मानले तेव्हा त्या प्रियदर्शिनीला हनुमान उत्तर देऊन म्हणाला मैथिले हे सर्व तुला मी सांगितले याने तू आता आश्वस्त हो आता मी परत जाईन तेव्हा काय करू तुझ्या मनातले काय आहे ते सांग महर्षींच्या प्रेरणेने वानश्रेष्ठाने रणात शंभसाधारण असु, असु असुराला मारल्यानंतर मैथिले मी वायूपासून जन्मलो प्रभावाने मी त्याच्यासारखाच वानर आहे सुंदरकांडाचा पस्तीसावा सर्ग समाप्तो